अध्याय चौथा व्यास पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्य जातात ऋषी म्हणाले हे विनय संपन्न सुता व्यास मुनीच्या कोणत्या भारेपासून शुकू उत्पन्न झाला तो कसा झाला तो उत्कृष्ट संहिता पठण करणारा असून अरणीपासून उत्पन्न झाला असे तुम्ही सांगितले परंतु याविषयी आमच्या मनात शंका आहे ती तू निवारण कर महान तपस्वी योगी श्रवण केले आहे। सत्यवती पुत्र व्यास असताना एक चिमण्याचे जोडपे पाहून चकित झाले कारण अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या मनोहर सुंदर आरक्तवर्णी पिसांचे अंकुरही न फुटलेल्या ते जोडपे पिला जोडप्याचे बालकावरील अद्भुत प्रेम पाहून व्यास चिंतातूर होऊन विचार करू लागले ज्या अर्थिक तीरित उत्पन्न झालेल्या प्राण्यांमध्येही पुत्रप्रेम दृष्टीस पडते तर मग पुत्र आपली सेवा करील असे इच्छिणाऱ्या मानवाचे पुत्रप्रेम पाहून आश्चर्य का सुखाचे साधन असलेल्या बालकाचा विवाह करून सुनेचे शुभमुख अवलोकन करून ह्या चिमण्याना सुख होणार आहे का अथवा वृद्धापकाळात पुत्र धर्मनिष्ठ निघून त्यांची सेवा करणार आहे का अथवा द्रव्यार्जन करून पितरांना संतुष्ट करणार आहे का ह्यांचा और्ध्वदेयिक संस्कार तरी त्याच्या होणार आहे का गय जवून किंवा नीलवृक्षाचा आलिंगन आणि लालन हे सर्व सुखातील उत्कृष्ट सुख होय निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही पुत्र परलोक प्राप्तीचे साधन आहे मनवानी मुनिनी धर्मशास्त्रात पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती होत असून निपुत्रिकाला कधीही होत नाही असे सांगितले आहे सर्व पाप क्लेशांपासून पुत्रवान मुक्त होतो ही गोष्ट अनुमानाने सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही शिवाय पुरातन आत्मवाक्यही याला प्रमाण आहे मृत्यूसमयी भूमीवर पडलेला पुरुष पुत्ररहित असल्यास दुःखित होऊन मनामध्ये माझ्या घरात विपुल द्रव्य आणि उत्तमोत्तम भांडी आहेत हे मंदिर सुंदर आहे परंतु आता ह्याचा मालक कोण होईल असे तो चिंतन करीत असतो अर्थी पुरुषाला दुर्गतीच होत असते अशा प्रकारे विचार करून व्यास वारंवार दीर्घसुस्कारे सोडित खिन्न मनाने बसले खूप विचारपूर्वक त्याने निश्चय केला आणि मेरू पर्वताजवळ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले ते मनात म्हणाले आमी देवाची उपासना करावी पाच वर देण्यास समर्थ असा विष्णू रुद्रेय अग्नि वरुण ह्यापैकी कोण आहे अशी चिंता करीत असतानाच हातात विणा घेतलेले स्वस्त चित्त नारद तिथे आले हे पाहून सत्यवती पुत्र व्यास संतुष्ट झाले आणि त्यांना अर्ध आणि आसन देऊन कुशल प्रश्न केला तो कुशल प्रश्न श्रवण करून मुनी श्रेष्ठ नारद म्हणाले हे द्वैपायन तू का बरी चिंता करीत आहेस तेच सांग व्यास म्हणतात निपुत्रिका उत्तम गती आणि सुख प्राप्त होत नसते म्हणून मी दुःख करीत आहे तेव्हा इष्टमनोरथ सिद्धीत नेणाऱ्या कोणत्या देवाची तपश्चर्या करावी ही चिंता असल्याने सांप्रत मी आपणाला शरण आलो आहे हे दयासागर महर्षे पुत्र देणाऱ्या कोणत्या देवाला मी शरण जाऊ हे आपण सत्वर सांगा आपण सर्वज्ञ आहात ह्याप्रमाणे व्यासाने विचारले असता वेदवेत प्रेमाने म्हणाले हे भाग्यशाली पराशर पुत्रा माझ्या पित्याने हाच प्रश्न श्रीहरीला विचारला होता पण श्रीहरी ध्यानस्थ असल्याचे पाहून माझ्या पित्याने विष्णूला प्रश्न केला कारण कौस्तुभ रत्नाने उज्ज्वल दिव्य शंख चक्र गदा ही आयुधे धारण करणारा पीत वस्त्र परिधान करणारा चार बाहू आणि श्रीवत्सनान्छन चिन्ह युक्त झालेले वक्षस्थल यांनी संपन्न सर्व लोकांचा उत्पादक देवाधिदेव जगद्गुरू जगन्नाथ असा जो वासुदेव तो मोठे तप करीत होता ब्रह्मदेव म्हणतो हे देवाधिदेव हे जगन्नाथ कालत्रय प्रभो जनार्दन आपण कशास्तव तप करीत आहात कोणाचे ध्यान करीत आहात हे सुरेश्वर आपणच सर्व जगाचे प्रभू असून व्हावे याहून आश्चर्य ते कोणते त्यामुळे मला विस्मय झाला आहे आपल्या नाभिकमलासून उत्पन्न झालेला आहे ह्या विश्वामध्ये आपणाहून जो कोणी अधिक आहे तो देव हे रमापते आपण मला कथन करा हे जगन्नाथ आपणच आद्य सर्वांचे कारण सर्व कार्यास समर्थ असून उत्पादक पालक संहारक आपणच आहात आपल्या इच्छेमुळेच मी हे सर्व जगत उत्पन्न करीत असतो प्रलयकाली रुद्र त्यांचा संहार करीत असतो परंतु तोही आपल्या आज्ञेने वागणार आहे आकाशात सूर्याचे भ्रमण अथवा वायूचे शुभ वा अशुभ वाहणे अग्नीचा ताप आणि पर्जन्याची वृष्टी हे सर्व आपल्याच आज्ञेने होतात म्हणून आपण कोणत्या देवाचे ध्यान करीत आहात याबद्दल विस्मय वाटतो त्रैलोक्यात आपणाहून कोणी श्रेष्ठ नाही हे मला कथन करा। महात्म्याना योग्य प्राया काही एक नाही अशी स्मृति आहे ब्रम्हदेवाचे हे भाषण ऐकून श्रीहरी म्हणाला हे ब्रह्मन एक चित्ताने श्रवण कर जरी तू मी आणि शिव जगताचे उत्पादक पालक आणि संहारक आहोत असे सर्व देव असुर मानव समजत आहेत तरी वेदांग पारंगत लो शक्तीच्या योगाने तू उत्पादक मी पालक आणि शिवसंहार माझ्या ठिकाणी सात्विकी आणि रुद्राचे ठिकाणी तामसी शक्ती राहत आहे ह्या शक्तीचा वियोग झाल्यास आपण कुणीही ही, ही कार्य करण्यास समर्थ राहणार नाही आपण सर्व त्या शक्तीचे अधीन असतो हे प्रत्यक्ष व परोक्ष व्यवहारात स्पष्ट आहे हे सुव्रता ह्याविषयी आणि प्रलयकाली मी कालाचे आधीन होतो मी तिच्या आधीन राहूनच तपश्चर्या करीत असतो कधी कधी लक्ष्मीसह यथेष्ट क्रीडा करतो पूर्वी सर्व जगत समुद्ररूप होऊन गेले असता पाच हजार वर्षेपर्यंत मी तुझ्या समक्ष बाहुयुद्ध केले आणि कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले दुष्ट आणि मदवत्त दानव जे मधुकैठव यांचा वध सुरिष्ठात्री देवीच्या प्रसादाने केला तेव्हाच सर्व जगताचे शक्तीरूप परातपर कारण आहे हे तुला समजले नाही का त्या भगवतीच्याच इच्छेने मी प्रथम स्त्री रूपाने मणिकद्वीपात होतो नंतर पुरुष होऊन महासागरात वास्तव्य करू लागलो त्याचप्रमाणे तिच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक युगात मला कूर्म, वराह, नरसिंह वामन इत्यादी अवतार धारण करावे लागतात जन्माला येणे कुणालाही प्रिय नाही आणि मीही स्वतःच्या इच्छेने वराहदी निंद योनीमध्ये जन्मास आलो नाही अरे कोणता स्वतंत्र पुरुष लक्ष्मीसह क्रीडा करण्याचे सोडून मत्स्यादी हिन योनीत जन्म घेईल प्रमाणे कोणता पुरुष शय्येचा त्याग करून गरुडाचे वाहनावर आरुढ होऊन मोठे युद्ध करील हे ब्रह्मदेवा धनुष्याची प्रत्यंजा तुटल्यामुळे माझे मस्तक तुटून कुणीकडे जाऊन पडले हे तू पाहिलेसच आणि तुझ्याच आज्ञेने महाशिल्पित्वष्ट्याने अश्वाचे मस्तक पुनर्भी माझ्या घडावर चिकटवले आणि त्यामुळे मला लोक हयग्रीव म्हणू लागले अरे ही विटंबना मी स्वतंत्र असतो तर झाली असती का तेव्हा मी स्वतंत्र नसून सर्वस्वी शक्तीचे अधीन आहे आणि त्या शक्तीचे मला काही एक ठाऊक नाही नारद म्हणतात ह्याप्रमाणे विष्णूने ब्रम्ह्याजवळ सांगितले आणि मलाही कथन केले तू तिचे तुझ्या कल्याणार्थ्यान कर जे जे काही इप्सित असेल तर ते सर्व ती देवी तुला निसंशय देईल नारद नारदमुनी ह्याप्रमाणे महर्षी व्यासांना सांगितले असता ते व्यास देवीच्या चरणकमलाविषयी तत्पर राहून तपश्चर्या करण्याकरता मेरू पर्वतावर गेले अध्याय चौथा संपूर्ण